अध्याय तीनशे अठ्ठावीसावा व्यासकृत वायुवर्ण भीष्म शांका हे गुरूंचे भाषण कानी पडताच हर्ष निर्भर होऊन त्या ओजस्वी व्यास व्यासशिष्याने एकमेकास आनंदाने कवटाळले नंतर आपल्या परमपूज्य गुरूंनी प्रस्तुत व पुढेही आपल्याला फार उपयोगी पडेल असे जे ज्ञान आपण सांगितले ते निरंतर मनामध्ये बाळगून आपण त्याप्रमाणे वर्तन ठेवू असे एकमेकांना अनुलक्षून ते बोलू लागले मग थोड्या वेळाने त्या वागपटू शिष्याने पुन्हा व्यासाना मुदित अंतकरणाने विज्ञप्ती केली हे मुनिश्रेष्ठ प्रभो जर आपली आज्ञा होईल तर वेदांचे लहान लहान भाग करण्याचे उद्देशाने या पर्वतावरून खाली पृथ्वीवर जाण्याचा आमचा मानस आहे राजा शिष्यांचे हे भाषण ऐकून प्रभु व्यासानी त्यास धर्माज्ञेस अनुसर असे हितकर उत्तर दिले। शिष्य हो स्वर्गी जा, कि पृथ्वी पर जा जसे तुम्हारा आवड़ेल तसे करा परंतु फार जपून सावधगिरी ने अपने काम करा कारण वेदा पुष्क कठिन व दुर्बोध स्थले जर पठना दुर्लक्ष के लिए तुम्हें वेद विसरु जा याप्रमाणे आपल्या सत्यवचने गुरुची आज्ञा मिळताच व्यासांना प्रदक्षिणापूर्वक शिरसावंदन करून चौघे शिष्य तेथून पृथ्वीवर आले तेथे अग्निहोत्रापासून सोमयज्ञापर्यंत सर्व यज्ञ त्यांनी स्वतः केले आणि ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांच्या यज्ञ यागाधिकांमध्ये यादनकृत्य करून तिन्ही वर्णाचा सत्कार घेत ते व्यास शिष्य मुदित अंत करणारे ग्रहस्थाश्रमाचा अंगीकार करून राहिले याप्रमाणे याजन व अध्यापन करण्यात कालक्रमणा करीत असता व्यासांचे शिष्य धनसंपन्न होऊन त्यांची फार कीर्ती झाली इकडे शिष्य पृथ्वीवर गेल्यानंतर पुत्रासह बुद्धिसंपन्न व्यास एकांतस्थळी जाऊन शांतपणाने ध्यानमग्न होत साथे आपला काळ घालवीत असता एके दिवशी तपोनिधी नारद नारदमुनी व्यासांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले आणि मग नारदांनी मधुरवाणीने व्यासांना पुसले हे वशिष्ठ कुलोत्पन्न ब्रह्मर्षी सांप्रत आपल्या आश्रमात वेदघोष काय ऐकू येत नाही बरे एखाद्या चिंताक्रांत मनुष्याप्रमाणे आपण एकटे शांतपणा ध्यानमग्न होऊन बसला आहात याचे कारण काय ज्याप्रमाणे धूळ अंधकार किंवा राहू हो? याने ग्रासलेला चंद्र शोभायमान दिसत नाही तसाच हा हिमालय पर्वत वेदघोषा वाचून निस्ते दिसत आहे वेदध्वनी कानी पडत नसल्यामुळे देवर्षी समुदायाने युक्त असूनही या नगराजाची पूर्वीची शोभा पार नाहीशी झाली असून सांप्रत हा फासेपारद्याच्या गृहाप्रमाणे दिसत आहे वेदोच्चाराचे सान्निध्य नसल्याकारणाने हिमालयाला आपले वास्तव्याने भूषविणारे तेजस्वी ऋषी देव व यांची मागील प्रभा मला तर सांप्रत मावळल्यासारखी दिसत आहे नारदांचं हे भाषण श्रवण करून कृष्ण द्वेपायन व्यास म्हणतात हे वेदवाद ऋषी श्रेष्ठा आपण जे म्हणत आहात ते सर्व माझ्या मनाला पटले तिन्ही लोकांमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला अवगत असते आपण सर्वज्ञ व सर्वदर्शी आहात आपली जिज्ञासा विश्वव्यापी आहे यास्तव मला बोलण्याचा आपला अधिकार आहे हे विप्रशे या प्रसंगी मी काय करू त्याची मला आज्ञा करा शिष्यांचा वियोग झाल्यामुळे माझे मनाचा आनंद फार नाहीसा झाला आहे म्हणून हे, हे ब्रम्हर्षे कोणत्या गोष्टीचा मी आता अवलंब करावा ते कृपा करून सांगा पुन्हा वेदांची आवृत्ती न करणे हा वेदज्ञांचे ठिकाणी दोष मानला आहे व्रताचरणा वाचून राहणे हे ब्राह्मणाला लांछनास्पद सांगितले आहे पृथ्वीवर वाहिक लोकांचे वास्तव्य पृथ्वीला कमीपणा आणते आणि स्त्रीचे ठाई फाजील चौकसपणा असला तर तो तिच्या मालिन्याला कारण होतो म्हणून आपल्या सुबुद्ध पुत्रासह तू घोष करण्यास सुरुवात करून राक्षसांचे भीतीपासून उत्पन्न होणाऱ्या अंधकाराचा त्या योगे निराश कर भीष्म सांगतात नारदांचे भाषण ऐकून परमधर्मज्ञ व्यासमुनींना अत्यानंद होऊन त्यांनी तथास्तू म्हटले आणि आपला पुत्र जो शुक त्यासह हो ते वेदाभ्यास व्यास शिक्षा ग्रंथात सांगितलेल्या नियमाला अनुसरून मोठ्या मधुरवाणी स्वरयुक्त वेदघोष कर विविध धर्मारे पिता पुत्र वेदा आवृत्ति कर प्रथम समुद्र निमाल जोराने अपना प्रभाव दाखू लगवा वेद पठन बंद सूचना है लक्षा व्यासा आज अनाध्याय असे म्हणून आपल्या पुत्राला वेदोच्चार थांबवण्यास सांगितले या पिताज्ञेने शुकाला फार आश्चर्य वाटले व त्याने पिताला प्रश्न केला ब्रह्मन हा वायू कोठून उत्पन्न झाला वायूच्या या कृतीचा अर्थ काय हे मला उलगडून सांगा शुकाच्या या प्रश्नाने व्यासाना अतिशय विस्मय वाटून ते म्हणाले आपण अनध्याय समजून वेदगोष बंद ठेवावा अशा अर्थाची ही सूचना आहे तुला दिव्यदृष्टी उत्पन्न झाली असून तुझे मन स्वभावता निर्मळ आहे तमोगुण व रजोगुण यांच्या संस्कारापासून सुटून तुझी सांप्रत गुणाकडे प्रवृत्ती झाली आहे अर्शात ज्याप्रमाणे स्वतःचे प्रतिबिंब दृगोचर होते त्याप्रमाणे बुद्धीचे सहाय्याने आत्मतत्वाची तुला ओळख पटली आहे अशा स्वरूपाच्या बुद्धीने वेदार्थ उकलून वायू कोठून आला हे कोडे तू उलगडून घे परमात्मा विष्णूचा मार्गाला देवयान म्हणतात व गुणाने युक्त असलेल्या मार्गाला पितृयान अशी संज्ञा आहे इहलोक सुटल्यावर अनुक्रमे स्वर्गाला व नरकाला नेणारे हेच दोन मार्ग होत वायू हे पृथ्वीवर आणि अंतरिक्षात वाहतात वायुमार्ग एकंदर सात आहेत ते तुला क्रमशः सांगतो ऐ साध्य व अन्य बलिष्ठ महाभूते यांच्या अधिष्ठानाने असलेली जी नरदेहाची इंद्रिये त्यांचेपासून समान वायू या दुर्जे पुत्राची उत्पत्ती झाली समान वायूपासून उदानवायू जन्मा झाला उदानापासून व्यानाची निर्मिती झाली व्यानापासून अपान उत्पन्न झाला आणि अपानापासून श्रेष्ठ प्राणवायू निघाला सर्व शत्रूंना जेरीस आणणाऱ्या अतिसमर्थ पासून मात्र दुसऱ्या कोणत्याही वायूची उत्पत्ती नाही आता या भिन्न भिन्न वायूंची निरनिरारी करणे तुला यथारत्य सांगतो प्राणीमात्राचे निरनिराळ्या व्यापारांना वायूच कारण आहे वायूच सर्वभूतांचे प्राण म्हणजे जीवन करीत असल्या कारणाने वायूला प्राण अशीही संज्ञा आहे पहिला प्रवह समान नामक वायू हा धूम व उष्णता यांचे पासून उत्पन्न होणाऱ्या समुदायाला गती देऊन अंतरिक्षातील मार्गाने वाहत असता मेघजलाशी संयुक्त झाल्यामुळे विद्युत उत्पन्न होते व त्या योगे तो प्रहवायू अतिदैदिप्यमान दिसतो दुसरा आवह म्हणजे उदानाचे अधिदैविक या नावाचा वायू वाहत असता मोठा आवाज होतो चंद्रादी सर्व तारकागणांच्या उदयाला सदा हाच वायू कारणीभूत मानला आहे प्राण्याच्या देहाच्या उपाधीचा या वायूने आश्रय केला म्हणजे त्यालाच उदान असे निराळे नाम उपाधी भेदाने ज्ञात्यानी दिलेले आहे चारही समुद्रांचे पाणी शोषून घेऊन ते उदक अंतरिक्षातील मेघांना तिसरा उद्वह नामक सदा गमनशील वायू अर्पण करतो व मेघांना याप्रमाणे सजल केल्यावर असे वारीपूरीत मेघ तोच वायू पर्जन्य देवतेच्या स्वाधीन करतो चौथा संवह वायू या मेघांना अंतरिक्षात सावरून धरून ते निरनिराळे भागात वाटून देतो आणि वर्षाकाली त्यांचेकडून जलवृष्टी करवितो याच वायूच्या सामर्थ्याने एकत्र झालेले मेघ पृथक होताना जो गडगडाट होतो तेही या वायूचे एक रूपच होय अखिल विश्वाच्या करता हाच वायू मेघरूत धारण करतो प्राण्यांची विमाने आकाशातून चालवण्याचे सामर्थ्य याच वायूचे अंगी असून तो पर्वतांचा देखील चुराडा करीन असा समर्थ आहे पाचवा विवाह नामक वायू अतिवेगवान बलवान व वृक्ष असून वृक्ष उन्मळून पाडण्याची देखील शक्ती त्याचे अंगी आहे या विवह विवाहवायूने मेघयुक्त झाले म्हणजे त्या मेघांना बलावह असे म्हणतात हा वायू भयंकर उत्पाद करून अंतरिक्षामध्ये मोठमोठे गडगडाट उत्पन्न करतो दिव्य आप आकाशातच वरच्यावर राहून खाली पडत नाही आकाशगंगेचे पुण्यकारक उदक खाली न कोसळता अंतरिक्षात आधारा वाचून राहते वसुंधरेला शोभ मिळणारा रश्मी सूर्य एक रश्मी होतो आणि कलाहीन धारेला छंद्र हा पुन्हा षोडश कलायुक्त वर होतो हे सर्व हा सहाव्या अतुल प्रभावाच्या परिवह नामक वायूचे सामर्थ्य आहे सातवा परावह वायू आयुर्मर्यादा संतास यथाकाली भूतांचे प्राणहरण करतो या वायूच्या अनुरोधानेच मृत्यू व हे जातात हे अध्यात्मचिंतकार सुकार मीच परब्रह्म आहे अशी ज्यांच्या बुद्धीला ओळख होऊन जे निरंतर योगध्यानामध्ये मग असून त्यातच ज्यांना परमानंद वाटतो अशा पुरुषांना हाच वायू मोठमार्गाकडे नेतो याच्या ने पूर्वी दक्ष प्रजापतीच्या दहा हजार पुत्रांनी ब्रह्मांडाचा अंत लावला व ते पलीकडे गेले निर्विध समाधीकाली या वायूचा संपर्क होताच जीवा श्रेष्ठ पदाची प्राप्ती होऊन प्रारब्ध कर्माचा अंत होताच पुनरावृत्तीचे भय त्या पुरुषास उरत नाही असा हा सातवा वायू अतिसमर्थ व दुरतिक्रम आहे हे सप्त वायू आदिजीचे अति अद्भूत पुत्र होत त्यांना वाटेल तिकडे अनिरुद्ध संचार करता येतो व सर्व वस्तु या वायूंना गोचर आहेत किंबहुना या वायूंचाच त्यांना आधार आहे हा पर्वतश्रेष्ठ हिमालय देखील या सोसाट्याचे वाऱ्याने हलवून सोडला हे खरोखर मोठे आश्चर्य आहे वेद म्हणजे श्री विष्णूचे निश्वास वायूच होत हे फार जोराने म्हटले असता जगाला पीडा होते म्हणून वेद पठणाने जगाला पीडा होत आहे असे दर्शवून वारा जोराने वाहू लागला म्हणजे वेदवेते लोक अध्ययन बंद ठेवतात परमात्म्याचे निश्वासवायू स्वरूपी वेद जोराने म्हटले असता बाह्यवायूंना पीडा होते युधिष्ठिरा समर्थ पराशरपुत्र व्यासांनी पुत्राला इतके सांगून वायू बंद झाल्यानंतर पुन्हा वेदपठण करण्यास सांगितले आणि आपण आकाश आकाशगंगेमध्ये स्नान करण्याकरता निघून गेले ओम तत्स्य